पुस्तक आरोग्याची किल्ली लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण आठवे अफू जी टीका मध्यपानावर केली तीच अफूलाही लागू पडते या दोन्ही व्यसनात अर्थात भेद आहे मध्यपान हे, नशा टिकून राहते तोवरस माणसाला अनावर करून टाकते अफू ही माणसाला जड बनविते अफवाज मनुष्य ऐदी बनतो झोपाळू होतो आणि कसल्याही कामाला लायक राहत नाही मद्यपानाने अनिष्ट परिणाम आपण रोज प्रत्यक्ष पाहू शकतो तसे अफूचे परिणाम लगेच दृष्टोत्पत्तीस येत नाही अफूचा विषारी परिणाम ताबडतोब पाहायचा असल तर तो ओरिसा आणि आसाममध पाहता येतो तिथे हजारो माणसं या दुर्व्यसनात फसलेली आढळतात जे या व्यसनाने घिरले आहेत ते मरत नाहीत म्हणूनच जगत असावेत असे वाटत पण अफूचा सर्वात जास्त वाईट परिणाम चीनमध्ये झाला आहे असं म्हणतात चीनी लोकांचे ची शरीर हिंदी लोकांपेक्षा जास्त मजबूत असत पण जे अफूच्या पाशात सापडले ते मड्यासारखे दिसून येतात ज्यांना अफूचे व्यसन ते हीन नदीन बनतात आणि अफू ते पाप करायला तयार होतात चीनी आणि इंग्रज यांच्यात लढाई झाली ती अफूची लढाई म्हणून प्रसिद्ध आह चीनला हिंदुस्तानची अफू नको होती पण इंग्रजांना चीनबरोबर अफूचा व्यापार करायचा होता या लढाईत हिंदुस्थानाचा सुद्धा दोष होता हिंदुस्थानात कित्येकजण अफूचे मक्तदार होत त्यातून प्राप्ती बरीच व्हायची हिंदुस्तानच्या महसुलात चीनहून कोट्यवधी रुपये येत होते हा व्यापार धडधडीत अनितीचा होता तरी तो चालत होता शेवटी इंग्लंडात एक मोठी चळवळ उभी राहिली आणि अफूचा व्यापार बंद झाला अशा रीतीने जी वस्तू लोकांचा नाश करू शकते तिचे व्यसन क्षणभर सुद्धा सहन करण्यासारखे नाही इतके सांगितल्यानंतर एवढे मात्र कबूल केले पाहिजे की वैद्यकशास्त्रात अफूला फार मोठे स्थान आहे ती अशी काही औषधी आहे की तिच्या वाचून चालतच नाही म्हणून अफूचे व्यसन मनुष्याने स्वेच्छेने सोडून द्यावे म्हणजे तो उच्च पदाला जाईल तथापि तशा स्थितीत सुद्धा वैद्यकशास्त्रात अफूचे स्थाने राहणारच आहे पण जी वस्तू औषध म्हणूनच घ्यायची ती व्यसन म्हणून आपण थोडीच घेऊ शकतो घेऊ लागलो तर तीच विष होईल अफू हे तर साक्षात विषच असल्यामुळे व्यसन म्हणून ती सर्वदा त्याज आहे